पुस्तक बापू माझी आई लेखिका मनुबेंग गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण बारावे एकला चलरे नोआखालीत झोपड्या चिखलमातीच्या आणि नारळीच्या झावळ्याच्या बनविलेल्या असतात पक्की घरे कमी प्रमाणात आढळतात जी थोडीफार पूर्वी होती तीही नोआालीच्या हत्याकांडात भस्मीभूत झाली बापूजींचे मुख्य ठिकाण श्रीरामपूर नावाचे खेडेगाव होते आम्हाला राहायस मिळालेले घरही चिखलमातीचे व छप्पर नारळांच्या झावळ्यांचे होते आपल्या बाजूला सुद्धा शेतकऱ्यांच्या अशा झोपड्या आढळतात पण झोपडीत काही विशेष प्रकारच्या सोई सर्व सहकाऱ्यांनी केल्या होत्या पण रोज एका गावहून दुसऱ्या गावी जावे लागे झोपड्या जळून खाक झालेल्या शिवाय तेथील हवा सर्ज पाऊस यायचा तेव्हा मुसळधार अशा स्थितीत झाडाखाली तरी रात्रीचा मुक्काम कसा करावायचा तेव्हा बापूजींनी यात्रा जरी पायी केली तरी राहणार कोठे अशी चिंता सर्व सहकाऱ्यांना वाटत होती सबंद गांधी कॅम्पचे व्यवस्थापक सतीश बाबू यांना अधिकच चिंता वाटू लागली पण ते फार विद्वार बुद्धिमान आहे त्यांनी एक युक्ती शोधून काढली एका जागेवरून दुसरीकडे नेता येण्यासारखी एक घडीची झोपडी त्यांनी तयार केली या झोपडीतही अशी सोय केली की तीत खिडकी दारे दोन हलकी लाकडी बैठे बाके बापूजींना व मला निजण्यासाठी होती जमिनीवर गवत व त्याच्यावर चटई असली म्हणजे जमीन खडबडीत असली तरी हरकत नसे याशिवाय तिच्या मागील बाजूला एक लहानशा बाथरूमसारखी काही योजना केली होती अशी कलात्मक झोपडी त्यांनी तयार केली सतीश बाबू एक झोपडी तयार करीत आहेत एवढे बापूजींना माहीत होते परंतु त्यांनी जिला मागाहून महालासारखी झोपडी असे उपनाव दिले अशी झोपडी तयार होत आहे याची त्यांना कल्पना नव्हती यावेळी बापूजी श्रीरामपूरला राहत होते पण तेथून दोन मैल अंतरावर असलेल्या चंडीपूर नावाच्या गावाहून खरी यात्रा सुरु झाली श्रीरामपुराहून चंडीपूरला गेल कारण त्याजवळच अतिशय हानी झालेले एक गाव होते श्रीरामपूरहून या गावी जायचं सात ते आठ मैल चालावे लागणार त्यामुळे बापूजींना फार श्रम पडतील म्हणून एक रात्र चंडीपुरात राहिलो या गावातही थोड़फार नुकसान झाले होते चंडीपुराहून बापूजींची नोवाखालीची खरी यात्रा सुरू झाली त्या दिवशी सकाळच्या यात्रेच्या प्रस्थापनापूर्वी कित्येक स्त्रियांनी बापूजींना कुंकुम तिलक लावला प्रार्थना केली बापूजींनी मला सूचना देऊन ठेवली होती की वैष्णव जनतो तेने कहिये, हे भजन गावायचे पण त्यात एवढा फरक करायला सांगितला होता की प्रत्येक कडव्याला एक एक वेळ जन, पारसी जन शीक जन, शीखजन मुस्लिमजन हरिजन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे याप्रमाणे गावायचे आणि या, या भजनात स्वतः आपला सुरई मिळवला पायतानीही बापूजीने चंडीपुरात सोडली कारण आपण आपल्या हिंदू मंदिरात किंवा चर्चमध्ये गेलो तरी पायताने घालत नाही म्हणजे पवित्र जागी जायचे तर आपण जोडे घालून जात नाही मग मला तर दरिद्री नारायणाजवळ जायचे आहे जिचे स्वजन लुटले गेले आहेत जेतील निर्जोड स्त्रियांची व बालकांची कत्तल झाली आहे जिला लात झाकायलाही कपडा नाही अशा भूमीवरून चालणे व अशा लोकांच्या भेटी घेणे ही मला पवित्र यात्रा वाटते तेथे ते वाहना कशा घालाव्यात हे शब्द बोलत असता बापूजींच्या हृदयाची स्थिती आपण लोणी काढण्यासाठी ताक घुसळताना ताकाची स्थिती होते तशी होती आजही तो करून आवाज कानात घुमत आह बापूजींचे पाय म्हणजे आपल्या हातापेक्षाही अधिक मऊ त्यांना काटे मोडले आणि भेगाही पडले, बरोबर साडेसात वाजता एक हातमाज्या खांद्यावर ठवून आणि दुसऱ्या हातात आपली नेहमीची कळकीची काठी घेऊन नारळी फोपळीच्या वनातून कविवर्य रवींद्रनाथांचे एकला चल, हे भजन सर्वात प्रथम गात, गात यात्रा सुरु झाली य तोर डाक शुने केऊ न आसे तब एकला चलरे। रे एकला चल एकला चल एकला चल रेदी केऊ कथा न कय यदी सबाई थके मुख फिराये सबाई करे भय तबे तवे खुले ओ तुई फटे, तु तोर मनोर कथा, एकला चल रेदी सफाई फिरे जाय गहन पथे याबार काले फिरे काल केिरेन चवे पथेर काटा ओ माखा तुयी तले एकला चलरे. रेदी आला घरे झड बादले अंधार राते दुयार देय घरे तबे नले आपन बुकेर पांजर ज्वालीये निय एकला चलरे, रेदी तोर डाक शूने केऊन आसे तब एकला चल एक ला चल एक लाचल एक याचा मराठी पद्मानुवाद तुझी जर हाक ऐकून कोणी ना आले तर तू एकटा जाई रे एकटा जाई एकटा जाई एकटा जाई रे जर कोणी शब्द ना बोले कोणी शब्द ना बोले जरी सर्व बसती मुखे फिरवणी सर्व भिऊणी जाय तरी हृदय खोलुनी अरे तू मुक्तकंठे मनसे गाणे एकटा गाई जरी सर्व परत जाय सर्व परत जाय जरी गहनपथी जायच्या वेळी सर्व दडुणी जायतरी मार्गी काटे तव रक्त रक्तगळत्या चरणी भाई एकटा रगडी रे जरी दिवान दिवाणधरी कुणी धरी कुणी जरी घनगोल तुफान रात्री दार घे लावणी तरी वजरानले, तू पेट घेऊनी एकटा जाई रे तुझी जर हा कायकुनी कोणी न आले तर तू एकटा जाई रे एकटा जाई एकटा जाई एकटा जाई रे हे भजन दररोज यात्रेस प्रयाण करण्यापूर्वी मंगालीतून आम्ही म्हणत असू आणि समंद रस्ताभर मग एका मागून एक भजने, राम मधून गात गात जात असू रस्त्यात जेथे कत्तली झाली असेल हाडे पडली असतील किंवा जळून गेलेल्या झोपड्या असतील त्या जागी बापूजात बापूजी हे सर्व भग्न हृदयाने पाहत या भजनामुळेच त्यांना काय ती शांती मिळेल साडेसात वाजता आम्ही निघालो ते साडेनऊ वाजता जिथे आतोनात नुकसान झाले होते त्या गावी पोहोचलो या गावचे नाव हो, मासिमपूर आणि त्या दिवशीची तारीख सात एक सत्तेचाळीस मासिमपुरात बापूजींना राहता येईल असे एकही ठिकाण नव्हते म्हणून ती घडीची झोपडी उभारली होती बापूजीने झोपडीत प्रवेश केला वर खाली कानाकोपऱ्यात सगळीकडे बारकाईने निरीक्षण केले आणि मग चिखलाचे पाय धुवून घेण्यासाठी एक फळीवर बसले मी पाय धुवू लागले थोड्या वेळ बापूजी चूप राहिले मग मला म्हणाले तू पाहिलंस ना सतीश बाबूंनी माझ्या या महालासाठी केवढी मेहनत घेतली आहे ती शिवाय उचलणाऱ्याला एका जागेकडून दुसरीकडे घेऊन जायला सोपे जावे म्हणून झोपडीचे इतके लहान लहान बाग तयार केले आहेत की लहान मुलालाही एक एक भाग उचलता यावा असे त्यांनी माझ्यावर प्रेम केले आहे पण अशा अमाप्रेमाचा स्वार्थासाठी स्वीकार करावा म्हणून हा महाल आता दुसऱ्या कुठल्याही गावी नेऊ नये असे मी ठरवले आहे त्याचा उपयोग एक लहान इस्पितळ बनण्यासाठी व्हावा अथवा अशाच कोणत्या तरी इतर कामासाठी ती वापरली जावी मी जिथे जाईन जेथे जी जागा मिळेल तेथे आरामशीर पडून राहीन नाहीतरी शेवटी येथे झाडे कितीतरी आहेत ती आपल्याला कुठे नको बनतात त्यांच्या खाली आरामात राहू झाले रामाला जसे निभावून घ्यायचे असेल तसे निभावतील त्याची चिंता आपण कशाला करावी ज्या ज्या गावी कार्यकर्ते गेले आहेत त्यांनाही मी सांगून टाकले आहे की ज्या गावात तुम्ही राहाल तेथल्याच माणसांनी तुम्हाला राहायला जेवायला द्यावे जसे कुटुंबातील माणसांना जेऊ खाऊ घालतात त्याप्रमाणेच कार्यकर्त्यांनी कुटुंबीय बनून राहिले पाहिजे आम्ही कोणीतरी आहोत किंवा आम्ही तुमची सेवा करायला आलो आहोत तेव्हा उपकारच करीत आहोत अशी भावना त्यांनी दाखवू नये आणि तशी दाखवली तर त्याचा निभाव लागणार नाही जर ते आजारी पडले तर जे औषध पाणी किंवा जे वैद्य हकीम गावामध्ये मिळतील त्यावरच किंवा पंच महाभूतांमार्फत जे सहाय्य मिळेल तेवढ्यावर संतुष्ट राहावे तोच नियम मलाही लागू आहे बापूजींनी दुसऱ्या दिवशी ती झोपडी बरोबर घेऊ दिली नाही आम्ही ज्या गावी जात असू तेथे गावातीलच एखाद्या सामान्य घरात आमचा मुक्काम असे त्यामुळे मोठा लाभ असा झाला की हिंदू मुसलमान विणकर कुंभार हरिजन न्हावी शेतकरी ब्राह्मण वाणी लोहार याप्रमाणे सर्व जातीच्या निरनिराळ्या प्रकारच्या घरातून आम्मांस रहावयास मिळाले एवढच नवे, तर ज्या माणसांनी खालीत कत्तल चढली होती अशांच्या घरीही बापूजींचा मुक्काम घडला त्यामुळे त्या, त्या लोकांची मनेही बदलली आणि बापूजींना मुक्कामाला जागा देऊन आपल्या बापाचे प्रायचित्य घ्यावायची संधी याच जन्मे मिळाली असे जणू लोकांना वाटले असावे अशा प्रकारे सगळे आपापल्या घरांना व स्वतःला पावन करून घेऊ लागले बापूंनाही तेथे राहण्याचे आणि त्या सर्वांशी एकजीव होण्याचे जणू भाग्य लाभले असावे अशाप्रमाणे इतक्या दुःखातही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला कित्येक माणसे तर असे सुद्धा म्हणू लागली की नोआखालीच हत्याकंड झाले तर झाले पण आमचा प्रदेश तरी पावन झाला ना